वाल्मिकी रामायण कांड, सर्ग पाचवा धार्मिक आणि वरदान मिळालेल्या सुकेश राक्षसाला पाहून धर्मात्म्या ग्रामणी नावाच्या विश्वावस्तूसारखी प्रभा असणाऱ्या गंधर्वाने जणू दुसरी लक्ष्मीच अशी आपली देववती देव नावाची रूप संपन्न म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध असणारी मुलगी सुकेशाला राक्षसांचे जणू लक्ष्मीच म्हणून दिली वरदानाने ऐश्वर्य लाभलेला प्रियपती मिळाल्यामुळे देववती निर्धनाला धन मिळाल्याप्रमाणे संतुष्ट झाली आणि तिची जोड मिळाल्यामुळे तो राक्षस अंजन नावाच्या गजापासून जन्मलेला महागज हत्तीसह शोभावं तसा शोभू लागला कालांतराने रामा सुकेशाला त्रेताग्नीसारख्या शरीराचे तीन पुत्र झाले माजवंत सुमाली आणि बलवंतात श्रेष्ठा मान राक्षसुत्राक्षर मनाचे अग्निसारखे तेजस्वी तीन मंत्रासारखे अतिशय उग्र वात पित कफ तीन रोग मुलांप्रमाणे घोर होते हे सुखेशाचे तीन त्रेताग्नीसारखे तेजस्वी पुत्र व्याधीच्या पकडीत न सापडलेल्या जीवाप्रमाणे उत्तम रीतीने वाढत पिठ्याच्या ऐश्वर्या तपोबलाने वर प्राप्ती झाल्यामुळे आहे हे जाणून ते भ्राते निश्चय करून तप करण्याकरता मेरू पर्वताकडे गेले राजश्रेष्ठा त्या राक्षसाने घोर नियम केले आणि सर्व भूतांना भय उत्पन्न करणारे घोर तोते आचरू लागले पृथ्वी तलावर सत्य रुजुता शम याने युक्त अशा तपाने तिन्ही लोकांना देव असुर मानव यांना त्रस्त करू लागले तेव्हा चतुर्मुख ब्रह्मा श्रेष्ठ विमानात बसून सुखेशाच्या मुलांना हाक मारून मी वर देऊ इच्छितो असे म्हणाले दे। इंद्राने देव बरोबर घेऊन आलेले ब्रह्मदेव वर देणार हे करता ते सगळे वृक्षाप्रमाणे कंप पावत हात जोडून म्हणाले दे। देवा तपाने आराधन केल्यामुळे जर आपण आम्हाला वर देणार आहात तर आम्ही अजिंक्य शत्रुविनाशकाने चिरंजीव व्हावे आम्ही शक्ती संपन्न व्हावे असे परस्परावर अनुरत्त असलेल्या त्या तिघांनी मागितले तसे व्हाल असे त्या सुकेश पुन्हा ब्राह्मण वत्स प्रभू वर मिळाल्यानंतर रामा ते सगळे राक्षस वरदानाने अत्यंत निर्भय होऊन सुरा असुराना पिडा देऊ लागले त्याने पिडल्यामुळे ऋषी संघासह आणि चारणांसह देवांना नरकात पडलेल्या माणसांप्रमाणे कोणी त्रापास नाही सरला शिल्पीमध्ये श्रेष्ठ असलेल्या अमर विश्वकर्म्याला ते हर्षभरित असलेले राक्षस एकत्र होऊन म्हणाले ओ जे तेज आणि बोल असणाऱ्या आणि आत्मतेजाने महान असलेल्या देवांच्या मनाला आवडेल गु, असे गृह निर्माण करणारा तूच आहेस तेव्हा आमच्याकरता सुद्धा महामते तू हिमवंताच्या जवळ किंवा मेरू मंदरापाशी गृह करून दे महेश्वराच्या गृहासारखे मोठे असे गृह आमच्याकरता तू कर तेव्हा महाबहू विश्वकर्माने त्या राक्ष अमरावती सारखा असणारा एक निवास सांगितला की दक्षिण समुद्राच्या काठी त्रिक पर्वत आहे आणि राक्षस्रेष्ठानं सुवेल नावाचा दुसरा एक पर्वत आहे त्या पर्वताच्या मधल्या मेघासारख्या आणि पक्ष्यांना सुद्धा जाणे अशक्य अशा चहूबाजून तासून काढलेल्या शिखरावर तीस योजने रुंद आणि शंभर योजने लांब सुवर्णाचा तट आणि सुवर्णाची लंका नावाची नगरी इंद्राच्या आज्ञेने तेथे जाऊन तुम्ही वस्ती करा आणि इंद्रासह देव अमरावती प्राप्त करून जसे दुर्धर्ष झाले तसे पुष्कळ राक्षसानं घेऊन लंका दुर्गा हाती घेऊन तुम्हीही दुर्धर्ष आणि शत्रूता निपात करणारी व्हा विश्वकर्म्याचे सांगणे ऐकून ते राक्षस श्रेष्ठ आपल्या बरोबरला सहस्त्र अनुचर घेऊन जाऊन त्या पुरीत वास करू लागले त्या पुरीचा तट आणि खंदक बळकट होते सुवर्णाची शेकडो घरे तेथे होती अशी ती लंका प्राप्त करून ते राक्षस आनंदात राहू लागले पण रामा ते आपल्या मनाप्रमाणे राहत असताना त्याच काळात नर्मदा नावाचे गंधर्वी होती तिला ही श्री आणि कीर्ती सारखी तेज असणाऱ्या तीन कन्या होत्या वडिलकीच्या अनुक्रमाने त्या राक्षसांना त्या राक्षस नसलेल्या गंधर्वी मातेने आपल्या कन्या दिला, तीन राक्षस्रेष्ठांना पूर्ण चंद्रासारखे कांतिमान मुख असलेल्या आणि आनंद अशा तीन महाभाग्यवती गंधर्व कन्या दिला, भगदैवत नक्षत्रावर रामा त्या सुकेश पुत्रांचेही विवाह झाले देवाने अफसरांसह करावे तशी त्या आपल्या भाऱ्यांसह क्रीडा करू लागले पुढे मालेवानाची पत्नी सुंदरी नावाची सुंदर होती तिच्या पोटी ज्या आपत्याना जन्म दिला त्यांची नावे वज्रमुष्टी विरुपाक्ष दुर्मुख सुप्तघ्न यज्ञकोप मत आणि उन्मत्त, असे पुत्र आणि अनला नावाची सुंदर मुलगी त्या सुंदरच्या पोटी कला झाली सुमालीची पूर्ण चंद्रासारखी कांती असलेल्या मुखाची केसून जी होती, ती महाराजा पहिल्यापासून अकंपन विकट कालिकामुख धूमराक्ष दंड महाबलवान सुपाश्व सरह्रादी प्रभस भाषकर्ण राक्षस असे पुत्र आणि राका पुष्पोत्कटा शुजी स्मित करणारी कैकसी आणि कुंभीनसी कुंभीन अशा मुली सुमाली पासून जन्मल्या मालेची वसुधा नावाची रूपसंपन्न गंधर्वी ती कवळपत्रासंदर यक्षीसारखी होती सुमालीच्या त्या धाकट्या भावाला तिच्या पोटी प्रभो जी आपत्ती झाली ती रामा मी तुला सांगतोय अनल अनिल हर संपाती हे जे विभीषणाचे आमात्य <coughs> ते मारी ते पुत्र होत। असे ते तीन आपला शेकडो राक्षसपुत्र हाथी लगने कठिन रण मृत्यू सारखे तेज अरदान अत्यंत गर्वाने भर नित्य यज्ञ क्रिया विजव लगे उत्तरखंड पाचवा सर्ग समाप्त